पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्या पाटील प्रकरण पाचवे एक आदर्श ग्राम भारतातील आदर्श ग्रामाची रचना अशा रीतीने झाली पाहिजे की ज्यामध्ये सार्वजनिक स्वच्छता पूर्णपणे नांदली पाहिजे गावापासून पाच मैलाच्या आत मिळणाऱ्या सामानाच्या मदतीनेच हवा व प्रकाश उत्तम रीतीने खेळत आहे अशा झोपड्या गावात बांधल्या गेल्या पाहिजेत या झोपड्यांच्या आजूबाजूला अशी मोकळी जागा असली पाहिजे जिथे गायीगुरांना राहायला जागा मिळून स्वतःच्या उदरनिर्वाहाला लागणाऱ्या भाजीपाल्याची पैदास करता आली पाहिजे गावातील गल्ली बोळात व रस्त्यावर धूस असलेली असता कामा नये सर्वांच्या गरजा भागतील इतक्या व सर्वांना खुल्या अशा विरी असल्या पाहिजेत सर्वांसाठी प्रार्थनागृहे सार्वजनिक सभेसाठी जागा सार्वजनिक ग्रचरणासाठी कुरण एक सहकारी दुग्ध संस्था ज्यात उद्योग हुनर शिकवण्याची मुख्य तजवीज आहे अशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची शाळा पाहिजे आणि दंडे बखेडे मिटविण्यासाठी पंचायती पाहिजेत या गावाने स्वतःला लागणारा दाना गोटा भाजीपाला फळफळावळ आणि खादी स्वतः तयार केली पाहिजे स्थूल मानाने आदर्श खेडेगावांची माझीही कल्पना आहे सध्याच्या परिस्थितीत येथील घरे प्राया अशीच राहतील काही किरकोळ सुधारणा त्यात होऊ शकतील जर एखाद्या गावात चांगला जमीनदार असला अथवा लोकांमध्ये चांगले सहकार्य नाजत असेल तर सरकारची मदत घेतल्याशिवाय जमीनदार व यांना परवडेल इतक्या खर्चात आदर्श घरांचा कार्यक्रम वगळून बाकीचा सगळा कार्यक्रम अंमलात आणता जर परस्परांशी सहकार्य करण्याची तयारी असेल तर खुद्द ग्रामस्थांनाच स्वतःच्या प्रगतीसाठी काम करता येईल इतकेच मला तूर्त पाळायचे आहे जर चांगले समजूतदार मार्गदर्शन असेल तर माझी खात्री आहे की त्यांना गावाचे सामुदायिक उत्पन्न दुपन दुपटीने वाढवता येईल प्रत्येकाचे वैयक्तिक उत्पन्न दुपटीने वाढेल असे मात्र नाही व्यापारासाठी नव्हे पण स्थानिक कामकाजासाठी प्राया प्रत्येक बाबीसाठी गावामध्ये कधीही न संपणारी अशी सुप्त संपत्ती आहे परंतु आपली स्थिती सुधारावी असे वाटत असल्याचे आशेचे चिन्ह कोठ निदर्शनास येत नाही ही मोठीच दुर्दैवाची गोष्ट आह ग्राम सवकाला प्रथम जी समस्या सोडवायची आह ती म्हणजे सार्वजनिक सफाईची शारीरिक स्वास्थ्य बिघडविणारे आणि रोगराई पसरविणार असे जे प्रश्न कार्यकर्त्याची मती कुंठीत धरून सोडतात त्यातील सर्वात दुर्लक्ष असा हा सार्वजनिक सफाईचा प्रश्न आह ग्राम कार्यकर्ता जर झाडू कामकरी बनेल तर तो गावातील सर्व मैला एकत्र गोळा करील आणि त्याचे खत बनवी आणि गावचे रस्ते साफ ठेवी रोजचे श्रीधर्म कोठे व कसे उरकावे याबद्दल तो लोकांना सांगेल सार्वजनिक सफाईच्या महत्वाची विवेजन करील आणि तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे किती इजावाहानी होण्याचा संभव आहे हे समजावून सांगेल ग्रामस्थ आपल्या सांगण्याकडे लक्ष देतात किंवा नाही हे न ना पाहता तो आपले अंगीकृत कार्य करीतच राहील हरिजन नऊ एकोणीशे सदोतीस